विचार भावना आणि आचार धड राहत नाही नुसत हे रूप जे अर्थ असा आहे की संत हे पहिली गोष्ट जर काही करीत असतील तर समाजामध्ये विचाराभिसरण संस्था बरोबर राहील समाजाची वैचारिक स्थिती समाजाची भावनिक स्थिती स्थिति नैतिक जीवना की घड़ी आपल्या विस्कृत घड़ी स्वतः अचूक प्रबोधनाचकी बसने का सत सत भेटले वैचारिक भावनिक नैतिक जीवनाची दाले असली ठेवतील। ती जीवना होना ची पूर्ण दक्षता दे सतान घरवी को घर नहीं क्या घड़ेल ना करना सतनी हे घडवण्यासाठी काय लागतं तर जीवनशक्तीचा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे जीवनशक्तीचा वस्तुपाठ ज्याला आत्ताचे लोक काय म्हणतात आदर्श जीवन कोणाचा म्हणायचं आदर्श संतांचं म्हणायचं त्यात काय किंवा ज्यांचं जीवन आदर्श आहे त्यालाच संत म्हणतात तेव्हा आदर्श जीवन शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे ह्याच नाव आहे जीवनशक्तीचा ज्यांचा वस्तुपाठ आहे जे प्रबोधना ने आपल्या उपदेशा ने नीट नेटका हापूर्ण व्यवहार हो नैतिक घड़ी नीट नेटकी बसेल अशा प्रकार सत्व प्रधान लोकान उपदेश देना सत्वप्रधान जे लोग लोक, समाजाला परमहिता मार्ग सत दू सकता परिणाम काय होईल परिणाम असा होईल समाजामध्ये अभयम सत्व संशोधी संपत्ती आहे ती दैवी संपत्ती समाजामध्ये नांदेल हे कार्य या संतांच्या उपदेशाने व संतांच्या जीवनशक्तीच्या वस्तुपाठाने किंवा त्यांच्या आदर्श जीवनाने हे घडू शकत अन्य कोणामुळे शक्य नाही हा त्यातला मुख्य भाग आहे करावी असं जर वाटत असेल तर त्याला हा एकमेव मार्ग आहे दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागणं मागितलं मी तुम्हाला काल ही गोष्ट सांगितली होती कि उपयोगापेक्षा उपद्रवाचा विचार अधिकार समाजामध्ये दैवी संपत्ती नांदावी यामध्ये संत जर या होलावर येतील ते आपल्या वस्तूपाठाने जर लोकांना उपदेश करतील तर उपद्रव नावाचा प्रकार किंचित नाही निरुपद्रवी आणि निश्चित फलपर्यी मार्ग हे मोठे गोष्ट यात उन एक गुण बघा जर म्हणायचं झालं तर आणि ते होणं म्हणजे दीर्घ काल लागण्याची शक्यता जास्त कारण हे प्रोसेस स्लो प्रोसेस हे प्रोसेस कशी आहे ही प्रक्रिया कशी आहे पहिल्यांदा विचारात बदल मग भावनेत बदल आणि मग आचारात बदल मग एवढ्या प्रक्रियेला घडायला वेळ तुम्हाला मागे गोष्ट सांगितली फॅशन ज्या वेगाने वाहते त्या वेगाने विचार वाहत शासन सकाळी मुंबईमध्ये आली की संध्याकाळी रामेश्वर आणि विचार जर मुंबईत म्हटलं रामेश्वरला सुरु झाला तर मुंबईत पोहचायला चार पिढ्या लागतात म्हणजे एका रात्रीमध्ये आणि चार पिढ्यामध्ये जेवढा अंतर असेल तेवढा अंतर या विचाराचा आणि विकाराचा प्रचारामध्ये असतो विकार हा नेहमी लवकर पसरतो आणि विचार हा उशिरा पसरतो तुम्ही बघा ना क्षयरोगाचा विकार एकदा सुरू झाला की साथच लेख साथ सुरू झाले की बरा बरा भरा गावच्या गाव पेटते पण आरोग्य असं होत का आरोग्य असं आरोग्याला रोज पहाटे उठावं लागतं रोज आसन करावी लागतात लोक महिनाभर झालं विचारतात महाराज किती दिवस <नहीं> खायचे अरे हे जन्मभर करायचंय हे किती दिवस <laughs> काय त्या डॉक्टरने त्या रोग्याला सांगितलं हा पाय असा रोज शंभर वेळा हलवायचा शंभर वेळा म्हणजे शंभर वेळा हलवायला किती वेळ लागतो दहा मिनिट लागतो आपल्याला काय सांगले त्याने रोज शंभर वेळा पाय हलवाय हा एकदा <laughs> म्हटलं आम्हाला हलवायला मी दुसऱ्याच बोलवायचो त्याला हलवायला मी ह्याने हायचं हलवायचं हलवाय शंभर वेळा त्याने करायचं दुखत दुखत असलं ते थांबायच पुन्हा हलवायचं मग वेळा करायचं मग किती अवघड आहे म्हणजे आरोग्य प्राप्तीसाठी दीर्घकाल घालावा लागतो अतिशय कष्ट उपसावे लागतात आणि दीर्घकालानंतर मग रूप राहतो की खा तूप कि आलं रूप असत कि होतो नाहीये ह्याला दीर्घ काल लागतो याच्याकरता अतिशय परिश्रम लागतात पण एक आहे की हा जो परिणाम होईल तो मात्र स्थिर स्वरूपाचा जसं याला व्हायला दीर्घ काल लागतो तसं त्याच रूपही स्थिर असत तुम्हाला एक गंमत सांगतो म्हणजे आता काय चाललेलं आहे लोकांचं क्वीक आणि ट्वि गोष्टी एकत्र आल्या पाहिजे फोटोग्राफी आणि क्वीक फोटोग्राफी तीच गोष्ट सगळीकडे आहे एका झाडाला एक फळ यायला बारा महिने लागत होते लोकांनी प्रयत्न करून करून त्याला नऊ महिन्यावा आता, आता ते म्हणता सहा महिन्यावर आलं पाहिजे काही पिकांचं त्यांचं नव्वद दिवसाचं होतं आता ते म्हणता साठ दिवसामध्ये कस करता येण त्याचा जे काही प्रयत्न करायचे ते करून करता नियम असा आहे तुम्ही या लाकडाच उदाहरण तुम्हाला सांगतो जे झाड दीर्घ दिवसाच आहे त्या झाडाच लाकूड हे नेहमी दीर्घकाल मजबूत आणि लवकर वाढणाऱ्या झाडाच जे जो गुंधा आहे तो लवकर दीर्घकाल राह म्हणजे त्याची परिपक्वता होण्याकरता जेवढा काळ लागतो तेवढा काळ त्याला दिलाच पाहिजे तेवढा काळ न देता लवकर ते व्हावं असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विकृती निर्माण होणार म्हणून संतांच्या परम मंगल तत्वज्ञानोपदेशाने भक्तीच्या उपदेशाने भक्ती वेदनीतीच्या उपदेशाने स्वधर्मोपदेशाने नामसंकीर्तनाने व या समाज मंगलाच्या वर्षावाने समाजामध्ये भावनिक वैचारिक व नैतिक जीवनाची विस्कटलेली घडी सुस्थिर सुप्रतिष्ठित होण्याचं कार्य होऊ शकत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट मागितली आहे या अनवरत या दैवी अनवरत बाकीचा विषय उद्या कुंडली करा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार साखरेश्रुत सानिध्या जीवा मुक्ता साखरे वंशविख्यातमदानपरायण विनायक गुरु वंदे भग बंध विमुक्त ये मंगली अनवरत तुया भोता। या नंतर मंगलीवृत्ति न गुणाधान गुणातीत ईश्वरावर नितान्त विपुन निष्ठा श्रद्धा प्रेमलक्षणात्मक दुसरा भक्ति करम स्वरूप साक्षात पर ब्रह्मस्वरूपता खड़ी व्यंकटी निवृत्त होता कालोख निवृत्त हो तर खळांच खळत्व किंवा दुरिताच हे तिमेर म्हणजे काळोख हा संतसंगतीने निवृत्त होईल का तर त्याच उत्तर आहे होईल कारण खळाचा ठिकाणी आलेलं जे खलत्व हे स्वाभाविक नसून हे आगंतुक का। आहे कारण काम क्रोध लोभ इत्यादी विकारांमुळे त्याच्या ठिकाणी ते खलत आलेलं असत त्यामुळं ते सत्संगतीने म्हणजेच संत कृपेने खलतव जाणं शक्य आहे दादा गुरुजी त्या दृष्टांत देत असत की राजा आपल्या वैभवाचा परित्याग करून जर रानात जाऊन बसला तर राजाचा राजे पण जाईल का तर त्याचं उत्तर आहे राजा राना गेला तरी सुद्धा त्याच राजे पण जात नाही पण राणाचं रान पण राहत नाही ही गोष्ट त्यात लक्षात ठेवली पाहिजे कारण तेथे राज वैभव आपोआप येत त्याप्रमाणे संतांच्या अंगीच्या अलौकिक सामर्थ्याने खळाचा खळपणा निवृत्त होतो ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होण्यापूर्वी लोखंड लोखंड असत पण त्याचा त्याला परिसाचा स्पर्श झाला कि त्या लोखंडाचा लोखंडपणा निवृत्त होतो कठीणपणा निवृत्त होतो काळेपणा निवृत्त होतो लोहत्व ज्याला म्हणतात लोह लोही निघून जातो मग काय होत त्याला मृदुत्व प्राप्त होतो तो पीतवर्ण बनते सुवर्णत्व प्राप्त होते खड़ा खलत्व जाऊन तो, तो सत्कर्मरत साधो हो ग्री है त्या तो हावा, वावा ज्ञानेश्वर महाराज मानना है पे पाप, पाप निवृत्त वाव अर्थात तिक खड़ा खड़पना निवृत्त तो हो तो सत्कर्मा रहा दुरीताधर्म रूपी सूर्या ने प्रकाशित अर्थात मगन मध्य दूर्वक गुणाधान वहां अस मगण मिले हो सतान की आवश्यकता है सत्संगतीने हे घडू शकतात का घडू शकत कोण संत पहिली गोष्ट दिली वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मागी आळी परम मंगल परमात्मा त्या परमेश्वराचं ज्ञान त्याची भक्ती वेदनीती इत्यादी स्वधर्माचा उपदेश या मंगलांचा सतत वर्षाव करणारे जे ईश्वरनिष्ठ सत्पुरुष त्यांची या भूतांना सतत भेट व्हावी समाजाची नीट नीट बसत असा त्यातला संत लक्षण दृष्टांतपूर्वक पुढे सांगतात चला कल्प चे अरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव युषं ते शब्द अर्थात कसे है उद्यान जे संत चला संत हे कलपतरुंच उद्यान है बाघ है या दुसरी गोष्ट गोष लिख गाव, गाँव कसे चेतना चिंतामणी चे गाव, जे चिंतामणी सचेतन सजीवाशा स्वरुपा गाँव है बोलते जे अर्ण व पीयुषा किंवा पियु शांचे अमृताचे बोलते म्हणजे वाचायुक्त असे ते समुद्रच आहेत असं म्हटलेलं आहे याबद्दल काही सखोल असा यद्यपि या दृष्टांतामध्ये कल्पतरो कोणाला म्हणतात तो प्राप्त आहे का त्याविषयी अन्यत्र संतांनी कोण कोणते प्रमाणात दिलेली कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला काय वाणे त्याला अधिक प्रमाण न देता फक्त त्यातल्या शब्दांचा बरोबर उकल तुम्हाला होईल आणि तत् सम असलेल्या अनेक प्रमाणांचा आपल्याला संग्रह करता येईल पण त्यातलं तत्व जेवढं ते आहे तेवढ सांगण्याचा हेतू असल्यामुळं तेवढंच आता सांगतो यात दिलेल्या उपमान उपमेय भावामध्ये कसा भाग आहे तो बघा संत हे कोण आहेत तर संत हे कल्पतरूचे अरव म्हणजे आराम किंवा वाटिका किंवा उद्यान किंवा बाग आहे त्यामुळे ते काय करतात तर कल्प तरुच अस आहे वैभव कि कल्पिलेलं फल तो देतो असं त्याच महत्व आहे <coughs> त्या वृक्षाखाली बसून त्या वृक्षाची प्रार्थना करून आपण जी कल्पना करू ती कल्पना तो पूर्ण करतो अशी कल्पवृक्षाबद्दलची माहिती आहे <coughs> संत काय करतात तर संत हे कल्पवृक्ष असल्यामुळे समाला धर्म अर्थ काम मोक्ष या इच्छा से ते पुरुष धर्मयुक्त कि धर्मानुकूल कर हे दातृत् वैशिष्ट है संत कलपतुरु खरे परंतु हे संत कल्पतरु असल्यामुळं त्याच्या इच्छेने या चार पुरुषार्थापैकी जो पुरुषार्थ त्याला हवा असेल तो पुरुषार्थ त्याला देतात पण त्या देण्यामध्ये त्यांची स्वतःची जर काही सामर्थ्य युक्ती असेल शक्ती असेल तर ती धर्मयुक्त करून धर्मानुकूल करून देतात हा त्यातला महत्वाचा भाग आहे धर्मयुक्त किंवा धर्मानुकूल करून देतात असा खुलासा करण्यामध्ये असं म्हणण्यामध्ये तात्पर्य असं आहे त्यातला भाव असा आहे की धर्म पण तो जर सकाम असेल धर्म हा जर अहंकारयुक्त असेल धर्म हा जर दांभिक असेल तर तो, तो धर्मच धर्म न होता अधर्म होत असतो मग तो अधर्मच होत असल्या त्याला धर्म युक्त करून संत देतात अर्थ हा मानवी जीवनाला आवश्यक आहे जसं धर्माची आवश्यकता आहे पण धर्म करताना माणसा महाराजांनी लिहिले कि एवढ संपूर्ण पुण्य करायचं असं आय असे पुण्य आरेजी जे मग संसार न काय जे हे लोक केवळ सकामतेमुळे एवढा मिळवलेला धर्म वाया धाडतात असं ज्ञानेश्वर माउलीने म्हटलं म्हणून सकाम उपयोगाचं नाही यद्यपि सकाम कर्म करणं हे सुद्धा विहित आहे पण मुमुक्षुला ते अपेक्षित नाही मुमुक्षुने ते करू नये हा त्यातला मुख्य भाग आहे केवळ निषिध विषयापासून परावृत्त करण्याकरता सकाम कर्माची उपयुक्तता आहे हा त्यातला मुख्य भाग आहे म्हणून संत काय करतात संत एक करतात की त्याचा धर्म सकाम राहणार नाही त्याचा धर्म अहंकारयुक्त राहणार नाही दांभिक कर राहणार नाही कारण अशा प्रकारचा धर्म करणं हा विचारांती अधर्मच होत असल्यामुळे संत हे कल्पत्र असल्यामुळे त्याला धर्मानुकूल बनवतात अर्थ मानवी जीवना मध्य अर्था आवश्यकता है पैसा न से ही उपयोग नहीं तुम्हारा एक गोष्ट की संगणस कि सत्प्रवृत्त तो जर गरीब तो पदतली कि चांगला किति ही हूशार मानसू तुम्ही जगामध्ये असे कितीतरी लोक पाहता कि जे विद्वान आहेत ज्ञानी आहेत सत्प्रवृत्त आहेत त्यांना कोणी या बसा सुद्धा म्हणत नाही त्यांचं जीवन सुद्धा चालणं अवघडून बसलं काय होणं आहे तो होणं एकच अर्थ कमी आहे म्हणून अर्थहीन माणूस पदलित होतो याकरिता प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या जीवनाला जेवढं लागतं एवढा अर्थ संपादन करणं अत्यंत आवश्यकतेचा आहे पैसा मिळवू नये असं कुठे लिहिलेलं नाही जोडून उत्तम व्यवहार हा पहिला नियम घातलाय की तुम्ही चांगल्या मार्गाने तो पैसा मिळवा आणि आपल्याला जेवढा गरजेचा तेवढा मिळवा ज्ञानेश्वर माउलीने सुद्धा लिहिले निर्वाहा पुरते राहटवी हाता पायाते आपले हात पाया आपल्या निर्वाहाला लागतात ला तेवढे हलवले पाहिजेत म्हणजे शारीरिक परिश्रम केले पाहिजेत अर्थ मिळवण्यासाठी परिश्रम केले पाहिजेत आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे शरीरासाठी योगाभ्यासामध्ये गोष्टी कशाच्या आहेत देहनिर्वाहाच्याच आहेत पण त्या सर्व निर्वाहामध्ये निर्वा अर्थ हा महत्वाचा आणि तो संपादन करण्याकरता मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे असा त्या म्हणण्यातला भाग आहे पण तो अर्थ जर धर्मयुक्त नसेल तर तो अनर्थ होतो हे गोष्ट लक्षात ठेव मी अर्थ हा पुरुषार्थ आहे असं सांगत होतो त्यावेळी त्या चंदीगडच्या एका शिखरच्या मुलांनी मला विचारलं अर्थमनर्थम भावय नित्यम असा आचार्य यांनी तो म्हणतो लक्षात ठेवा आणि तुम्ही सांगता की अर्थ हा पुरुषार्थ आहे तर त्याला उत्तर दिलं अर्थ हा जर धर्मयुक्त नसेल अर्थ जर विविध मार्गाने मिळवलेला नसेल तर तो अनर्थ आहे अर्थ हा अबाजवी असेल तर तो अनर्थ होतो म्हणून तो जर धर्मयुक्त नसेल तर अनर्थच होतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही रचना करताना पहिल्यांदा धर्म लिहिलाय आणि मोग पुढचे लिहिले मोक्ष शेवटी लिहिलाय त्याचं कारण हा धर्म शब्द सगळ्याला अनुवृत्त करायचा धर्मयुक्त अर्थ धर्मयुक्त काम आणि धर्मयुक्त मोक्ष म्हणजे सगळ्यांना धर्मयुक्त करणं धर्मानुकूल करण ही संतांची मुख्य कल्पवृक्षाची शक्तीची योजना आहे किंवा त्या शक्तीच हे वैभव आहे काम हा जर धर्म अविरुद्ध नसेल धर्म विरुद्ध व्यसन तो एक फार मोक्ष ही जर धर्मयुक्त नो प्रसंगी स्वैराचार हो प्रत्येक पुरुषार्थ हे नावाच जे फल है ते धर्मयुक्त करून देत असतात ही त्यातल्या महत्वाची गोष्ट आहे म्हणून संत वचनामध्ये ही गोष्ट महत्वाने लक्षात ठेवायची पुरुषार्थ या शब्दामध्ये पुरुषेन अर्थते इतिहास पुरुषार्थ हा पुरुष शब्दाचा अर्थ आहे चेतन चेतनाकडून ज्याची इच्छा केली जाते त्याला पुरुषार्थ म्हणतात आणि ही गोष्ट सर्वत्र जुळली पाहिजे काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारण इच्छेचा विषय झाला पाहिजे एखाद्याच्या इच्छेचा विषय आहे आणि एखाद्याच्या इच्छेचा विषय नाही तर त्याला पुरुषार्थ म्हणता येणार यद्यपि त्याच्या इच्छे ता पुरतं जरी म्हणता आलं तरी मग सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही मात्र याचेयावत प्राणी मात्राना अपेक्षित असल्यामुळे साधारण इच्छेचा विषय असल्यामुळे त्याला काय म्हणायचं पुरुषार्थ असं म्हणायचं म्हणून त्या पुरुषार्थात हे चार प्रकार आहेत या चारही प्रकारच्या पुरुषार्थापैकी जो मनुष्य जी इच्छा करी ती इच्छा त्याची पूर्ण करण्याची शक्ती संतांच्या अंगी असल्यामुळे संतांना काय म्हणायचं कल्पतरु असं म्हणायचं कल्पतरु म्हणामध्ये हा महत्वाचा भाग कल्पतरु मध्ये आणखीही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत कल्पवृक्ष हा इच्छेलेलं फल देतो संत ही इच्छेलेलं फल देतात पण संत काय करतात संत इच्छित फला धर्मानुकूल बनवतात इथे काय शब्द लिहिलाय पहिल्यांदा चला कल्प तरुण म्हणजे पहिल्यांदाच ज्ञानेश्वर महाराजांनी दोघांच्या मध्ये जो फरक आहे उपमान उपमेह भावामध्ये जो फरक आहे तो चला शब्दाचा था अर्थ आहे चालते हा कल्पवृक्षावर आहे हा कल्पवृक्ष हे संत रुपी कल्पवृक्ष संत मात्र चेतन आहे चालते बोलते आहे म्हणजे चेतन आहे तर ते चेतन एका ठिकाणी बसलेले चेतन असून चालते काय लेले लिहिले महाराज विश्व होऊन विचार विश्वामा या संपूर्ण विश्वामध्ये तो सदोपदेश करीत फिरत राहतो कल्पतरु स्वत जोड असल्यामुळे याचकान याचलेलं जे फल आहे ते योग्य आहे का अयोग्य तो विचार करेल मागितलं ना देऊन टाक संपादनामध्ये ते फल संपादन करण्यामध्ये याचकाच हित आहे का अहित आहे म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे याचाही विचार करीत नाही त्याच हित मागणाऱ्याच हित आहे का हित आहे हेही पाहत नाही त्याच हित असो वा नसो वा अहित असो कल्प करून त्याला ते मागितलेलं देतच असत तो वृक्ष त्याला देतच असतो त्याच्यामध्ये दुसरा काय फरक पडत संतांच्या जवळ मात्र विवेक आहे चंद्रतेथे चंद्रे का शंभोतेर्थ आंबेकार संत तेथे विवेका असण्याची संतांच्या ठिकाणी मोठा विवेक आहे आणि विवेक संपन्न संत असल्यामुळे ते चल म्हणजे चेतन आहे चालते आहे म्हणजे चेतन आहेत अधिक चालते आहे कल्प वृक्ष अचल स्वरूपाचा आहे त्यामुळं एक विवेक आहे आणि विवेक असल्यामुळं याचक आपल्याला जो मागतो आहे त्या याचकाला हे दान देणं योग्य आहे का अयोग्य आहे हा विचार त्यांच्या म्हणजे विवेक त्यांच्या विवेक शब्दाचा अर्थ आहे या योग्य योग्यतेचा निवाडा ज्यांच्या जवळ आहे भेद ज्ञान ज्यांच्या जवळ आहे हिताहिताची ज्यांना पूर्ण जाणीव आहे त्याच नाव आहे विवेक किंवा सत यांचं पृथककरण ज्याच्यामध्ये करण्याचं सामर्थ्य आहे असा विवेक त्यांच्याजवळ आहे आत्म अनात्म विवेक त्यांच्याजवळ आहे म्हणून तो विवेक काय करतो हा जो याचक आहे तो याचक जे दान मागतो आहे त्या मागण्यामध्ये योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा केला जात त्या याचकाच त्या फलाच्या संपादनात हित आहे का अहित आहे हे पाहिलं जात आणि आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर धर्म आहे आणि तो जर सकाम आहे तर तो तो कसा आहे अयोग्य धर्म आहे आणि तो जर सकाम असेल तर तो, तो त्याच्या -का? हिताला कारण होणार काही इच्छित फल प्राप्त होत असलं तेवढ्याने तरी सुद्धा खर हित त्याला म्हणतात परमहित त्याला म्हणतात ते त्याच्यामध्ये होणार नाही असं संतांना माहीत असल्यामुळं संत हे विवेकपूर्वक त्याच चिंतन करतात आणि चिंतन करून त्याला जे हित आहेत तेच देतात अहितकर असलं तर देत नाही किंवा अहितकर असेल तर त्याला हिताची वृत्ती निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात हा संतांच्या जवळ असलेल्या विवेकाचा परिणाम आहे संतांचं दान हे कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ आहे त्याच्याबद्दल अनेक प्रमाण आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण सतत आपण देतो या या हे देणे कल्पतरुहुणे जुणे परिसा परिस अगाध देणे चिंता मणी ठेस देतो पण परिसर संतत्व देतात म्हणजे परिसापेक्षाही अधिक <coughs> महत्व त्यांचं आहे कल्पतरुहून दुने कल्पतरु काय करतो जे द्रे तो त्याच्या दुप्पट हे देतात नाई दादा दुप्पट शब्द वापरले दुप्पट म्हणजे अनंतपट ज्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही अशा प्रकारचा तो त्या दानाचा भाग आहे म्हणून संत हे जे दान देतात त्या संतांच्या दानाची बरोबरी कल्पवृक्ष करू शकत नाही हा त्यातला महत्वाचा भाग आहे तरी सुद्धा संतांना चेतन कल्प तरु असं म्हटले हा कल्पवृक्ष जर एखाद्याला दान देईल तर त्या दान घेणाऱ्याच दैन्य कायमचं निवृत्त पण हे दैन्य व्यावहारिक दैन्य निवृत्त करण्याचं सामर्थ्य या कल्पतरो मध्ये संतांच्या ठिकाणी जे निवा, निवारण काय करत द्वैत दैन्याची निवृत्ती करतो ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याबद्दल विस्तार पुष्कळ केला कि द्वैत दैन्य घालवण्याचं काम संत रुपी कल्पवृक्ष करतो व्यावहारिक दैन्य निवृत्त करण्याचं काम हा कल्पवृक्ष करतो किंबहुना दैन्य निवृत्ती लौकिक तो निवृत्त करतो संत हे द्वैत दैन्य निवृत्त करतात पण कल्पवृक्ष सर्व याचकाच्या कल्पनेत असेल व त्याने जी कल्पना केली असेल त्याप्रमाणे तो देतो योग्य योग्यतेचा हिताहेो विचार करीत नाही मागितलं की देणं एवढंच त्याला काम माहिती आहे पण संत हे त्यापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ कल्पवृक्ष आहेत त्याच कारण अकल्पनाख्य, जै जै अकल्पनाख्य, अकल्पनाख्य कल्प करो जय जय देव श्री करो अकल्पनाख्य कल्प कर अकल्पनाख्य म्हणजे कल्पनेहून अतीत असणार निर्विकल्प असलेलं किंवा निर्विकल्प असं ज्याला म्हणतात अशा परब्रह्माची प्राप्ती करून देणारे कल्पवृक्ष हे सगळ्यात महत्वाची म्हणजे तुलनाच केली तर श्रेष्ठता संतांची अशी आहे की कल्पनेत येईल ते फळ देऊ शकत नाही कल्पना तीत म्हणून ज्या परब्रह्माची ख्याती आहे अस परब्रह्म त्या परब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती करून देणारे पण कोण कल्पतर। कल्पतरुण म्हणून चला कल्प तरुंचे एक कल्पतरुद्ध इच्छा पूर्ण कर आता कल्प तरुणचा जर भाग असेल एक उद्यान असेल तर मग बोलायचं कारणच नाही कल्पवृक्षाची बाग अशी त्यातली महत्वाची गोष्ट विचार केला तर खरोखरीच परिसाची उपमा देता येत नाही आणि कल्पवृक्षाचीही संताना उपमा देता येत पण आता द्यायचीच ठरली तर कल्पवृक्षाची द्यावी म्हणून इथे कल्पतरूंचे अरव असं म्हटलेलं आहे पण अकल्पनाख्य कल्पतरू, ही जर गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर या लौकिक कल्पवृक्षाची अलौकिक कल्पनातीत परब्रह्माचं दान करणाऱ्या संतांची ते बरोबरी करू शकत नाही असा खरा त्याचा अर्थ आहे म्हणून कल्पतरुपेक्षाही याच देणं अतिशय श्रेष्ठ स्वरूपाचं आहे इतकं नव्हे एका कल्पतरु मध्ये आपण जर गेलो तर कल्प कोणतंही वृक्ष पाहिल्यानंतर त्याचं जे सौंदर्य आहे ते पाहून माणूस त्यामध्ये रममानो। होतो उद्यानामध्ये आमराई म्हणजे आंब्याची ओळच्या ओळ बाभळ म्हणजे वन म्हणजे बाबळीच बाबळी एक बाबळ नाही बाबळ बन आमराई त्याप्रमाणे संत म्हणजे कल्पवृक्षाची राई आहे संत म्हणजे कल्पवृक्षने कल्पवृक्षाची राई आणि कसल्या कल्पवृक्षाची राई अकल्पनाक्ष कल्पतरो अशा कल्पवृक्षा राई चार राई है उद्याना मध्य प्रमाण मनुष्य रम हो वना ज्याप्रमा एकांतवासा मध्य मनुष्य निसर्ग रमणीय रमन जो प्रमाण संतानी ही रमनीयता है सतमीयता संपन्न ही जो जिज्ञास नक्की रममाण हो तो खरात महत्वा भाग है म्हणून संतांच महत्व कल्पतरुपेक्षाही श्रेष्ठ आहे कल्पवृक्षाची भेट कदाचित तुम्हा मला दुर्लभ असेल पण देवादिकांना तर तो, तो प्राप्त आहे का पण संत भेटी ही देव दुर्लभ आहे मानव दुर्लभ असलेल्या काय म्हणण्याचं वेगळं म्हणण्याचं कारण पण बहुत पुण्यायीमुळे निष्काम शुद्ध पुण्या संतांची भेट होऊ शकते म्हणून बहुअवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली असं म्हटलेलं आहे म्हणून संतांच्या या वर्णनामध्ये ही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवायची कोणती चला कल्प अरव म्हणजे कल्पवृक्ष आणि संत यांच्यामध्ये काय फरक आहे यांचं श्रेष्ठत्व कसं आहे हे एवढ ठेवलं म्हणजे यापेक्षा आणखीही बरीच लक्षणं अशी आहेत की जी कल्पवृक्षापेक्षा संतांच्या ठिकाणी आलेली आहेत पण एक महत्वाने चार गोष्टी मुद्दा तुम्हाला पुढे सांगतात चिंता जे चिंतामणीचे गाव चेतना चिंतामणीचे गाव हे चिंतामणीचे गाव आहेत चिंता पण सचेतन चिंतामणीचे म्हणजे चिंतामणी रत्नाचे हे सजीव गाव आहेत असं म्हटलेलं आहे या म्हणण्यात भाग असा आहे की हा जो लौकिक चिंतामणी आहे त्या लौकिक चिंतामणीचं चिंतन केलं असताना आपल्याला लक्षात येईल संत म्हणजे जसं हे एक कल्पवृक्ष नसून कल्पवृक्षाची भाग आहे तसं इथे एक चिंतामणी नसून अनंत चिंतामणीचे अनंत चिंतामणी रत्नांचे हे ग्राम आहेत म्हणजे गाव आहे त्या संतरुपी गावापर्यंत सर्वसामान्य काही जडमूढ तेला पावलेले लोक हे कधीच जात नाही या गावापर्यंत इतर हे जडमोढ लोक आहेत ते कधीच जात नाही कारण संतांच्या गावाकडे जाणं हे आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बहुअवघड आहे नको त्या गावाला जाणारे लोक आहेत नको त्या स्थळाला भेट देणारे लोक आहेत यद्यपि त्याला नाव चांगलं दिलंय पर्यटन केंद्र असं नाव केलं नाव चांगलं आहे नावाबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण पर्यटन केंद्र आला जेवढा जाता मग जातो म्हणूस तेवढ संतांच्या गावाला जात नाही देवाच्या गावाला जात नाही सासूरवडला जाऊन पाय झिजतात पण देवाच्या गावाला जात म्हणून संतांनी देताना दिले जा असेल तरी जाई संतांची लक्षात जायचंय तुला मग संतांच्या गावाला जा पण संत हे कसलं गाव आहे चेमणीचे गाव चिंतामणी रत्नाच गाव आहे आणि ते सचेतन चिंतामणीच आहे सजीव चिंतामणीच गाव आहे त्या गावाकडे हे लोक कधी जात नाही का जात नाही तो त्याची अनेक कारण आहेत त्यातली काही कारण अशी कि कारण तशी त्यांना जाणीवच नसते त्यांच्या बुद्धीची ठेवण अशी असते कि ते स्वतः होऊन बुद्धी होईल अशी बुद्धी त्यांना नसते आणि कुणी जर त्यांना समजून सांगू लागलं तर त्यांची ऐकायची बुद्धी नसते असे प्रापंचिक लोक विषयी पामर असलेले लोक बहु, बहुत आहेत जडमूढ वृत्तीचे लोक फार आहेत अश्रद्धावान वृत्तीचे लोक बहुत आहेत आणि ते संत रुपी गावाला कधीच राहतील कोणी जा म्हणून सांगितलं तर ऐकायची बुद्धी नसते स्वतःला जाण्याची तर बुद्धी कधी होत असते अशा प्रकारचे जे लोक आहेत ते या संतांच्या गावाला कधी जात नाही किंवा अशा लोकांना कारण सांगायला मात्र हुशार असतात आता उद्या पालखीची वेळाली आम्हाला काही रत्न म्हणून सांगतात फार अष्टमीच प्रस्थान होईपर्यंत उद्या सकाळी सहा वाजताना महाराज नक्की सहा वाजता आणि सहा वाजून एक पाच दहा मिनिट होऊन रस्त्यावर हो आले की कोणीतरी माणूस येऊन त्यांचा निरोप होतो काय की अमुक अमुक आपले जे साहेब आहे त्यांनी तुम्हाला निरोप दिलाय की यंदा काही यांचं मायचं नाही तुम्ही पुढे व्हा चौकशी नंतर केली आम्ही आल्यावर त्यांना विचारलं काय झालं ते म्हणतात मी निघालो होतो तयारी सगळी केली होती पण बायकोने सांगितले यंदा काही जमायचं नाही म्हणून की यंदा काही जमायचं नाही म्हणजे साडेचार अभंगांनी संत सांगत की होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी आणि त्या बायकोने फक्त चारच अक्षर सांगितले यंदा काही जमायचं <laughs> नाही म्हणजे असे लोक ज्ञाना कारणाने पण संत रूपी गावापर्यंत ते कधीही जात नाहीत असा एक वर्ग पण कोणीच जात नाही का पण जे धर्मयुक्त आहेत भक्ती संपन्न आहेत धर्म भक्ती आणि ब्रह्म यांची मनात असं वाटत धर्म म्हणजे काय एकदा समजून घ्यावा भक्ती म्हणजे काय ती समजली पाहिजे ब्रह्म म्हणजे काय ते आपण जाणून घ्यावं अशा जिज्ञासेने संपन्न असलेले जे लोक आहेत ते मात्र जिज्ञासापूर्तीसाठी संतरुपी गावाला जातोक्ष लोक मात्र संत त्या संतरुपी गावाला जातात त्यामध्ये त्या गावात गेल्या असताना त्या गावाच वैभव असं कि त्या गावात जाणाऱ्या प्रत्येकाला आश्रय मिळतो हे त्या संत गावाचे विशेष आहे तिथे अनाश्रित होत नाही निराधार कोणे प्रत्येकाला राहण्याला आश्रय मिळतो आधार मिळतो त्या गावात गेल्याबरोबर अनंत जन्मामध्ये क्षीण लो ये न मिळेची दाता कोणी या जन्ममरणाच्या एरझारा घारून मी समुल, सम, दमलो, थकलो आता थांबायची वेळ जन्ममरणाचा निवृत्त होतो अस ते गाव आहे त्या गावात जाणाऱ्यांना त्रिगुणाचा आणि त्रिविध स्वरूपाचा ताप निवृत्त होत्या संतरुपी गावाला जाणाऱ्या जिज्ञासून त्यांना उत्तम शरम ताप होतो इतकंच नव्हे तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन श्रवण मननादिकांच्या साधनांच्या द्वारा ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्ती होऊन शोक नाश व आनंद सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणजे स्वरूपाचा आनंद त्या गावामध्ये जिज्ञासू नावाचे जे लोक आहेत त्या जिज्ञासू लक्षणाने संपन्न असलेल्या लोकांची ही स्थिती प्राप्त होती अर्थात संतरूपी चिंतामणीच्या लाभाने लोक हे काय होतात पूर्ण काम होता थोडक्यात सांगायची पूर्ण तैसा काय चिंतामणी झाली सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती महाराज म्हणतात मी पूर्ण काम झालो कारण चिंतामणी हातात येणारा जसा होतो त्याप्रमाणे तद्वत या गावामध्ये जे जे लोक जातात ते ते सर्व पूर्ण काम अशा स्वरूपाचे होतात या पूर्ण काम होण्याच्या स्थितीमध्ये तीच वृक्ष ज्या प्रमाणे जड आहे त्याप्रमाणे चिंतामणी जड आहे त्यामुळं त्या चिंतामणीला सुद्धा चिंतिलेलं फल द्यायचं माहिती आहे योग्य अयोग्य हित आहे तर हे त्याला कळत नाही म्हणून त्याच्याजवळ ही विवेक त्या त्या त्या नाही चिंतकाने चिंतिल्या विना हिताव वस्तू देण्याची किंवा चिंतिलेल्या अहितापासून मागितलेलं फल कसं आहे चिंतकाने मागितलेलं फल अहित स्वरूप आहे त्या अहितापासून चिंतकास ते त्यास न देण्याचं टाळून वेगळं काढण्याचं परत काढण्याचं सामर्थ्य त्या चिंतामणीच्या ठिकाणी नाही म्हणजे हितावह वस्तू त्यांनी मागितली मागितली नाही तरी त्याला हिता हिता वह वस्तू द्यायची हेही सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही किंवा चिंतकाने मागितलेली गोष्ट अहिताची आहे म्हणून त्या अहितापासून त्या चिंतकाला परत परावृत्त करणं किंवा ते टाळून त्याला वेगळं साम बाजूला काढण्याचं सामर्थ्य त्या चिंता म्हणजे चांगले नाही पण संत मात्र जर त्याने मागितलेलं हितावह नसेल तर त्याला त्या अहितापासून परावृत्त करतात त्याने मागितलेल्या गोष्टी मध्ये हित नसेल तर ते हिताची वस्तू त्याला देण्याचं सामर्थ्य संतांच्या अंगी आहे म्हणून या चिंतामणी पेक्षा चिंतामणी चेतन असलेले जे संत ते श्रेष्ठ स्वरूपाचे आहेत ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची त्यातही गोष्ट लक्षात ठेवा की एक चिंतामणी नसून चिंतामणी संतरुपी गावामध्ये धर्म ज्ञान होत संतरुपी गावामध्ये जाणाऱ्याला भक्तीचं ज्ञान होत संतरूपी गावात जाणाऱ्याला ब्रह्माचं ज्ञान होत अर्थात वेदानुमोतीत संत पुरस्कृत आशा स्वरूपाचं या सर्वांचं ज्ञान होत तिथे त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या आचाराची वस्तुपाठाची स्थिती त्याला तिथे बघायला मिळते असं या गावाच वैभव आहे म्हणून तिथे माऊलीने म्हटले जे चिंतामणीचे सचेतन सजीव गाव आहे जे चेतना चिंतामणीचे गाव तिसरी गोष्ट महाराज लिहिता बोलते जे अर्णव पियूषांचे, आता पुढची गोष्ट महाराज सांगताय कि जे संत पियूषांचे बोलते अर्णव अमृताचे बोलते वाचा वाचायुक्त असलेले असे समुद्र आहे अशी इथे उपमा दिलेली आहे याच जर आपण चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल कि हे जे संत आहेत त्यांना उपमा देताना समुद्राची दिली आहे कोणते समुद्र आहेत अमृत समुद्र आहेत पियुष पियुष अमृता हा बस पियुषम अमृतम सुधा हे सगळे एकाची नाव आहेत म्हणजे काय अमृत म्हणजे काय सुधा म्हणजे काय अमृतच त्याचे कोण आहेत अर्णव म्हणजे सागर आहेत समुद्र म्हणण्यामध्ये किती बारकाव आहे तो पहा पहिली गोष्ट आहे अमृत हे पवित्र आहे आणि गोड आहे पाहे पा दूध पवित्र आणि अमृत आहे पवित्रानी आहे पवित्राणी पण हे अमृत मिळणं अतिशय कठीण या अमृताचा समुद्र स्वर्गात सुद्धा नाही तिथे लिहिले जे अमृताचे कोठारे अमृताच कोठार आहे म्हणाले तिथे चिंतामणीच्या सडका आहेत पण चिंतामणीचा भाव नाही कल्पवृक्षाच्या बागा आहेत पण त्या जड आहेत अकल्पनाख्य कल्पतरोची अकल बाग नाही त्याचप्रमाणे त्या स्वर्गामध्ये समुद्र नाही तर स्वर्गात अमृताची कोठार आहे म्हणून तो समुद्र अमृत समुद्र नाहीये बरे जड समुद्री आहे पण ते चेतन नाहीये बोलते नाहीये बर हे जड समुद्र वेळ आली म्हणजे आताचा का सध्याचा काळ आहे एकदा वादळ सुटल की सोलायची बोय न म्हणजे बोलायची सोय नाही एवढी गर्जना होते म्हणजे जड समुद्र ही अत्यंत फार फार तर मोठी गर्जना करतो पण तो वाचायुक्त होऊन बोलत नाही संत हे असे आहेत की समुद्र आहेत ते अमृत समुद्र आहे व ते वाचायुक्त बोलते समुद्र सत ही अमृता के वाचायुक्त बोलते बोल उपदेश समुद्र कर दुसरी गोष्ट या जर अलो तो आप लक्षा कि काही ठिकाणी समुद्र असा उथळा पण बहुभाग त्याचा असा आहे की जो सखोल आहे गंभीर आहे संत हि समुद्रासारखे सखोल आहे कोणत्या दृष्टीने तर संत जो हितोपदेश करतात सहज बोलणे हितोपदेश ती हितोपदेशाची वचन ही अमृत मधुर स्वरूपाची असतात आणि समुद्राहून सखोल अर्थभरित असत संतांना समुद्र म्हणण्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे की समुद्राहून सखोल अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असत आणि त्या वचनांची मधुरता अमृत मधुरता असते आणि ते वचन समुद्राहून सखोल आणि अर्थभरीत अशा प्रकारचं असतं त्यांच्या इतकी अर्थभरित्रता सखोल गंभीरता कोणातच असणार नाही या समुद्रामध्ये आपण जर बारका पाहू लागलो तर एकापेक्षा एक लाटा निर्माण होतात ते आवांतर करणे वारियाचे नवे, म्हणजे वाऱ्याचा संबंध आल्यावर एकानेक तरंग निर्माण होतात त्याप्रमाणे या वाचायुक्त अमृत सागरामध्येही उपदेश उपदेशरूपी तरंग निर्माण होतात उपदेश उपदेशरूपी तरंग हे काय हो करतात सर्व प्राणी मात्रांच हे तदंग जर माणसाच्या अंगावर आले तुषार आले तर माणूस शीतल होतो म्हणजे दुःख निवृत्त करण्याचं सामर्थ्य तीच गोष्टी ते सांगतात कि उपदेशरूपी तदंग सर्व प्राण्यांच्या जन्ममरण रूपी दुःखाची निवृत्त करण्याला समर्थ आहे समुद्राच पाणी यद्यपि साक्षात नाही साक्षात तर ते तृषा निवृत्त करीत नाही पण मेघद्वारा तुषा निवृत्त करत असतही साक्षात स्वत सुखतृषा जी माणसाला लागलेली आहे ती सुखतृषा किंवा दुःख निवृत्तीची इच्छा ती पूर्ण करतात शांत करतात इतकंच नव्हे तर ज्ञान तरंगाने सर्व प्राणी मात्राला सुस्नात करतात पवित्र करतात